जादूचा ढोल खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे जपानमध्ये जेनकोरा नावाचा एक मुलगा राहत होता त्याच्याकडे एक जादूचा ढोल होता लांब नाक लांब नाक असं म्हणून त्यानं ढोलची एक बाजू वाजवली की नाक लांब व्हायचं आणि लहान नाक लहान नाक असं म्हणून दुसऱ्या बाजूने ढोल वाजवला की नाक लहान व्हायचं ज्याला कोणाला आपलं नाक लहान किंवा मोठे करून घ्यायचं असेल तो जेनकोराकडे जायचा मग त्यांना हवं असेल तसा ढोल वाजून जेनकोरा त्यांचं काम करून द्यायचा एक दिवस त्यानं विचार केला बघू तर खरं मी जादूचा ढोल वाजवून माझं नाक किती लांब करू शकतो तो एका मैदानात गेला आणि जोरजोराने ढोल वाजवू लागला त्याचं नाक इतकं लांब झालं की सरळ उभंही राहता त्याला जमिनीवर झोपावंच लागलं पण तरीही तो ढोल वाजवतच राहिला हळूहळू त्याचं नाक झाडासारखं झालं थोड्या वेळानं ते डोंगरापेक्षाही उंच झालं आणि पाहता पाहता ते आकाशापर्यंत जाऊन पोचलं त्याचं नाक आकाशात असताना काही सुतार एक पूल तयार करत होते त्यांनी जेनकोराच्या नाकाचं टोक आपल्याला हवं तसं वळवून पुलाला जोडलं आणि खिळे मारून टाकले आपल्या नाकाच्या टोकाला काहीतरी होतंय असं जेनकोराचा लक्षात आलं आता ढोल वाजून त्याला आपलं नाक आणखी लांब करता येईना मग त्यानं ना आपल्या नाकाची लांबी कमी करावी असा विचार केला आणि ढोलाची दुसरी बाजू वाजवायला सुरुवात केली थोड्या वेळानं त्याच्या नाकाची ना, लांबी कमी व्हायला लागली पण नाकाचं टोक तर खिड्यानं जखरून ठेवलं होतं नाकाची लांबी जशी जशी कमी होऊ लागली तसा तसा जेनकोरा आकाशात वर वर जाऊ लागला तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की त्याच्या नाकाचं टोक खिळ्यानं पुलाला जोडली जोडलीय त्यानं तो खिळा काढून टाकला पण हे काय तो आकाशातून खाली पडायला लागला बरं तर बर की तो एका तळ्यात पडला थोड्या वेळानं सावध झाल्यावर तो पोहायला लागला हळूहळू त्याचे हात पाय शरीर माशासारखे झाले आणि तो मासाच झाला तेव्हापासून सगळे म्हणायला लागले की या तळ्यातले सगळे मासे जेनकोराचे नातेवाईक आहेत